श्रीपाद वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे ना पाठ पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता ते या सरस्वती सर्वे ना पाठ पा श्री श्री दत्त महात्म्य अध्याय गुरुदेव गुरु सावधानतेने हे रेणुकाख्यान श्रवण कर रामाने आकाशवाणी ऐकून खांद्यावरची कावड उतरवून ठेवली व तो इकडे तिकडे पाहू लागला तुलसी औदुंबर अश्वथ्य पळस बेल शमी व वट वृक्ष ह्यांनी वेढलेला व फले पुष्प व लता ह्यांनी घनदाट वेष्टीज असा सुंदर आश्रम त्याच्या दृष्टीस पडला त्या आश्रमात त्याला एक तेज पुंज अवधूत मूर्ती दिसली ती मूर्ती मंत अग्निप्रमाणे भासत होती जटाजूट बांधलेली गुडघ्यापर्यंत लांब सडक बाहू कमलाप्रमाणे नेत्र पूर्ण विकसित कमल वदन जणू लक्ष्मीचे निवासस्थान प्रमाणे रेखी व गळा कपाटासारखी विशाल छाती डोहाच्या प्रमाणे नाभी अशी ती भव्य दिव्य मूर्ती पाहून रामाला तीशय आश्चर्य वाटले ते भक्त कैवारी श्री दत्तच होते राम पुढे आला तेव्हा श्री दत्तांच्या मांडीवर एक स्त्रीरत्न विराजमान झालेले त्याला दिसले तिचे सौंदर्य असे अप्रतिम होते कि तिच्या नखाग्रहावरून अप्सरा ओवाळून टाकाव्या तिचे मुख पाहून चंद्राने लाजून मान खाली घालावे व नेत्र नेत्रहून हरिणींनी चकित व्हावे बिंबाला लाजविणारे ओठ हिऱ्याप्रमाणे चमकणारे दात पोपटांनी जिच्याकडे पाहून लाजावे अशी नासिका शंखाला लाजविणारा कंठ हत्तीच्या घटाचा गर्भ हरविणारे स्तन खोल भोवऱ्याला मागे सारणारी नाभी, सिंहांनी लाजावे अशी कंबर गजगतीला मागे सारील अशी गती पल्लवाहून कोमल करागरे पर्वतांनी लाजावे असा नितंब असे ते स्त्रीरत्न पाहून रामाला वाटले की कोटी मदन गाळून विधात्याने हे स्त्रीरत्न ओतले आहे किंवा विधात्याने हा पूर्णत्वास पोचलेला सृष्टीचा पहिलाच अलंकार निर्माण केला आहे रोम रोमात सूर्यवास करत आहे अशी तिची आकृती भासत होती किंवा मेघमंडळात विद्युल्लता त्याप्रमाणे ती देवी दत्तांच्या अंकावर दिसत होती अशा ललनेला मांडीवर घेऊन श्री दत्त तिला प्रेमाने चुम्मन देत होते व कंठात मिठी घालून प्रेमाने आलिंगण देत होते उभयता परस्परांशी अभिनव हावभाव दाखवित होते जेथे वेगळेपणाच नाही तेथे द्वैताला वाव कसा असा हा मायेचा थाट पाहूनही जो धीटपणाने मनात वीट न मानिल तोच नीट परमधामाला जाईल त्यांची अशी क्रीडा होत असता राम पुढे आला त्याची भीड न धरता श्री दत्त त्याच्या पुढे नागडे उभे राहिले रामाने पुढे येऊन त्यांना साष्टांग नमस्कार घालून दोन्ही हात जोडून नम्रपणे म्हटले माझा पिता मरण पावला असून माता सहगमन करत आहे आपण आचार्य होऊन विधी सांगावा अशी प्रार्थना आहे जमदग्नी माझा पिता व रेणुका माता माझे नाव राम आपण सर्व जाणतातच माता कान्यकुप्ज देशातून येथ वर सहगमन करण्यासाठी आली आहे आकाशवाणीच्या योगी आपले हे दर्शन झाले रामाचे हे बोलणे ऐकून श्री दत्त म्हणाले मी विधी जाणत नाही अथवा मला उपाधी ही ठाऊक नाही मी अस्पृश्य व अभाष्य आधीच आहे कधी धर्माला शिवत नाही असे उत्तर ऐकून राम निरुत्तर झाला तथापि धीर धरून तो म्हणाला तू योगेश्वर जगत प्रभू आहेस तू करता हरता व अनंत आहेस सदा व गुणांच्या पलीकडचा आहेस धर्म व अधर्म ह्या गोष्टी तुझ्यापाशी राहणार नाहीत त्यावर श्री दत्त म्हणाले तू शहाणा आहेस तथापि तुझा हा माझ्याकडे येणे मूर्खपणा दिसतो तुला ह्या अपवित्राचा अप खुणा समजत नाहीत का गुण व दोष समजत नाहीत का मी अबलेशी आसक्त अस्पृश्य धर्माधर्माची चाळ न ठेवणारा अभाष्य पराधीन वश नसलेला असा आहे मला नीट पहा असे बोलणे ऐकून रामनिरुत्तर झाला व निवांत राहिला मग कावडीत स्थित रेणुकेने श्री दत्तास वंदन करून म्हटले तुमसे हे वचन नारिकेल फलाप्रमाणे वरुण कठीण परंतु आतुन मधुर अमृता सारखे आहे त्याची फोड करून मी स्पष्ट सांगते जेथे सत्व रजवतम ह्या गुणांना वाव आहे तेथे विधी व निषेध म्हणजे कार्य व अकार्य राहतात तेथेच शास्त्र अहम अकेने नाना पंथांचे दिग्दर्शन करतात तुम्ही स्वतः असंग आहात अबलेशी संग घडत नाही कारण अबला म्हणजेच माया असून सशाशा शिंगा शिंगाप्रमाणे ती कल्पित असत्य आहे तुम्ही तिन्ही गुणांच्या पलीकडचे आहात नित्य व उपाधी पासून मुक्त तुम्ही तिन्ही देहात साक्षीभूत असून पिंड ब्रह्मांडात वास करता शब्दस्पर्श इत्यादी विषय इंद्रियांना ग्राह्य होतात तुम्ही तर विषयांच्या पलीकडचे म्हणून अस्पृश्य व अभाष्य आहात हे सत्यच आहे मायेच्या गुणाने मोहित होऊन अध्यासाने जो अभिमान धरतो त्याला श्रुती धर्म अधर्माचे निरूपण करते तुम्ही तर वशमाय म्हणजे माया ज्यांना वश आहे असे आहात तुम्हाला अभिमान कसा बरे हो धर्म व अधर्म ही दोन रूपे तुम्हासन कि दूर आहेत। तुम्ही स्वतंत्र कार्य, कारण व करण हाँ पास दूर परंतु हा एक थोर चमत्कार खरोखर दसून आहे। स्वतः स्वाधीन असन भक्ति झाके भक्ता पराधीन हो, होता व आप अवश्यपन सोड़ता भक्ताच्या कार्यात दिसते ते तुमचे रूप कल्पित असते अशा कल्पित रूपाधारे तुम्ही अकल्पित देता तेव्हा अस्पृश्य व अभाष्य हे खरेच आहे जरी तुमच्या प्राप्तीला वेद शाब्द प्रमाण म्हणाला तरी मी त्याला परोक्षपणाने भला मानते श्रवणाचे जे मनन त्याचे जे निधी त्याने आवरणाचा भंग होऊन साक्षात्कार होतो तेव्हा अस्पृश्य व अभाष्य शब्दांच अभी है वर्तमान भूत व भविष्य या तीन ही अविशय असे अमे रूप है स्वंवेद्य मजे स्वतः स्वता स्वयं प्रकाश अभेद्य कारण्वामू सर्वा वंद्य व सर्व आद्य पर रेणुकेचे हे वचन ऐकून श्री दत्तांनी प्रेमाने हास्य केले व तिच्या स्तवनाला आरंभ केला हे माते तू विश्वाकारा ओंकारणी व परावरा आहेस अस दृश्य पसारा म्हणजे तुझेच रूप आहे तूच आदि आहेस तूच ब्रह्मा विष्णू व शिव हि व उत्पत्ती स्थिती व संहार करतेस तथापि तू अलिप्त तू एकटी असून सुद्धा अनेक रूपानी भासतेस चित्रूपाने सर्व व्यापतेस तरीही तुला अज्ञानी लोक जाणत नाहीत हे नाम रूपात दृश्य रूप एक प्रकारचे आहे परंतु दुसरे सच्चित सुखमय न दिसणारे दुसरे रूप जे आहे ते अज्ञ लोक कसे जाणणार देह इंद्रिये मन प्राण बुद्धी व अहंकार याहून वेगळी व विलक्षणाशी तू साक्षित्वाने चिद्रुपात असतेस खरे पाहिल्यास साक्षित्व हा शब्द गौण आहे मुळातच साक्ष कोण आहे आणि साक्ष नस्ता साक्षीपण कोण कसे सिद्ध करणार म्हणूनच तुला निराधारा एकवीरा म्हणतात अध्यासन्यायाने तू सर्वाधारा आहेस म्हणजे सर्वांचा आधार आहेस तूच सर्वात रा ही आहेस असो ही स्तुती पुरे ज्याला सर्व मुनी वंदन करतात ज्याची कीर्ती त्रिभुवनात गाजते आहे जो महाबुद्धिमान ज्याचे नाव घेताना ही मन भीते त्या तुझ्या पतीचे तप मी काय बनू अशा समर्थ मुनीला मृत्यूने कसे ग्रासले त्याच्या मृत्यूला काय कारण झाले ते मला सांग हा प्रश्न ऐकून रेणुका मौन धरून राहिली तेव्हा रामाने पुढे होऊन सांगितले की पित्याला क्षत्रियांनी मारला अकस्मात आश्रमात येऊन कारण नसता घाला घालून क्षत्रियांनी बळजबरीने मुनीचे शिर तोडले रामाचे असे बोलणे ऐकून अत्रिनंदन कोपायमान होऊन शापवचन बोलले या ब्रह्मद्ष्ट्या क्षत्रियांनी भूमीवर संकटे आणली आहेत ह्यांचा त्वरित कुलक्षय होवो पशु जलचर व ब्राह्मण हे तृण जल व संतोष यांचे अनुक्रमे सेवन करून जगतात तथा पारधी कोळी व दुर्जन त्यांचा विनाकारण छळ करतात ब्राह्मण संतोष वृत्तीने जीवन व्यतीत करत असता राजे लोक संपत्तीच्या गर्वाने मत्त होतात व पापाची तमाबाळगत नाहीत अशांना त्वरित मृत्यू येवो हे शापवचन ऐकून रेणुकीने रामाला संकेत केला मग राम हात जोडून निशंकपणे सांगू लागला आश्रमात आल्यावर मला पित्याची हत्या झाल्याचे समजले तेव्हा झालेल्या दुःखाच्या आवेगात मी वचन बोललो की एकवीस वेळा फिरून मी क्षत्रियांचे पारिपत्य करीन रक्ताचे पाच डोह करून पितृतर्पण करीन तेव्हाच मी पितृऋणातून मुक्त होईन हे माझे वचन आपल्या चरणांच्या कृपेनेच सिद्ध होणार आहे त्यावर श्री दत्त रामाला म्हणाले तू प्रतिज्ञा केली आहे स्त्री आम्हाला सर्वार्थाने पूर्णत मान्या आहे तू माझ्या तेजाने प्रतापी होशील व क्षत्रिय कुलाचा संहार करशील त्याचप्रमाणे थोड्याच काळात भूमंडळ जिंकशील रामाने म्हटले अर्जुनामची गाय घेऊन गेला म्हणून मी त्याच्याशी युद्ध करून त्याची हत्या केली त्याच्या पुत्रांनी क्षत्रियांसह येऊन माझ्या पित्याची कोपाने अविचाराने हत्या केली अर्जुन हा ब्रह्मण्य व आपला शिष्य श्रेष्ठ पुण्यवान व योगनिष्ठ असता मी त्याचे हनन केले माझ्याकडून हा अपराध घडला आहे याची क्षमा असावी म्हणून हे चरण धरले आहेत त्यावर श्री दत्तरामाला आश्वासन देऊन म्हणाले मी त्याला तसाच वर दिला होता तू निमित्त मात्र जालास, तुझा जा काही अपराध नाही तू मनात खंत बाळगू नकोस तू साक्षात माझा अवतार आहेस तू माझा सखाच आहेस तेव्हा ही, ही पृथ्वी निक्षत्रिय कर रामाने समाधान पाहून विनंती केली गुरुदत्ता आता विलंब करू पितृसंस्कार करण्यासाठी आपण आचार्य व्हावे तेव्हा श्री दत्तांनी तीळ दर्भ इत्यादी साहित्य घेऊन ते स्मशानात ठेवून लाकडे व शेणी जमविल्या श्रीदत्त रामाला म्हणाले तू समर्थ आहेस तेव्हा बाण मारून सर्व तीर्थे येथे मातेच्या स्नानासाठी आण पुढेही ती लोकांच्या कल्याणासाठी उपयोगी पडतील त्याप्रमाणे रामाने बाण सोडून भूमंडळ फोडून पाताळापर्यंत जाऊन सर्व तीर्थे आणली श्रीदत्ताच्या आज्ञेने रामाने प्रथमच स्नान केले त्यानंतर मातेने यथाविधी स्नान केले श्री दत्तांनी संकल्प सांगितला व रेणुकेने स्नान केले मग त्याच तीर्थाची मातृतीर्थ म्हणून प्रसिद्धी झाली मग प्रायश्चित्त करवून त्रेताग्नि सिद्ध करून विधीपूर्वक प्रेताधान करेणुका माता पीतवस्त्र निसून सर्व अलंकार हळदी कुमकुम लावून डोळ्यात काजळ भंगात शेंदूर घालून सूर्याला नमस्कार करून सहगमनाला सिद्ध झाली व अग्निकुंडाजवळ आली त्यावेळी देव आपल्या स्त्रियांना घेऊन विमानात बसून वेगाने ततक्षणी सहगमन पाहण्यासाठी तेथे आले रेणुका सती जाण्याच्या वेळी उर्वशी अप्सरा आल्या मुनीच्या पत्न्याही ओट्या घेऊन प्रेमाने आल्या सप्तऋषी प्रमुख मुनी आपल्या स्त्रियांना घेऊन आले रेणुकेला पाहून सर्वांना आनंद झाला मग ऋषींच्या सतींनी रेणुकेला वंदन केले व तिच्या तिला हळदी कुंकू देऊन प्रेमाने तिच्या ओट्या भरल्या रेणुकीने संकल्प करून दंपत्तीस वाणी दिली व धनवस्त्रे व भूषणे देऊन सर्वांना गौरविले नंतर श्री दत्त आचार्यांना पूजन अग्नीची प्रदक्षिणा करून रामाला सांगितले रामा माझे वचन ऐक तू दत्तांचे आधीन राहा गोब्राह्मणांचे पालन कर प्रतिज्ञा सत्य कर आणि काश्यपांना भूमीदान दे तू चिरंजीव व सुखी हो आम्हाला बोलावणे आले आहे तेव्हा मी सह स्वस्थानी जाते मनात दुःख न करता विवेक ठेवून सुखी राहा नंतर ती दत्तात्रेयांना म्हणाली आता राम तुमचा आहे त्याच्या माथ्यावर आपण आपला हात ठेवून त्याचा प्रतिपाळ करा असे म्हणून रेणुकीने त्यांना वंदन केले व अग्नीला प्रदक्षिणा करून तिने अग्नीत प्रवेश केला रमणी ज्याप्रमाणे मनाने रतीसुखभुवनात प्रवेश करतात तसा प्रसन्न मनाने रेणुकेने वन्ही प्रवेश केला पतीस्वरूपाचे चिंतन करून एक जीव व एक मन होऊन अग्निमध्ये पतीचितेवर ती रेणून रेणुनंदिनी राहिली देव ऋषी व मुनीवरांनी जय जयकार केला व वा सुरवरांनी वात्य गजरात पुष्प पुष्पवर्षाव केला सतीच्या स्पर्शाने अग्नि सहस्र सूर्याप्रमाणे प्रकाशू लागला व लोकांना दशदिशा सतीच्या कीर्तीने धवल दिसू लागल्या रेणुका पतीव्रता सहगमनी पती, सह पती बरोबर जाता एक एक पावलाने अश्वमेधाचे पुण्य जोडत गेली धन्य धन्य माता आपल्या पती धर्मा पतीव्रता धर्माच्या प्रभावाने तिने एक एक रोमा मागे ऋषी लोकात पतीसह कोटी कोटी वर्षे वास संपादन केला साडे तीन कोटी केस तिने धर्माने अग्नीस दिले त्या पुण्याच्या गणनेस पार नाही मुनी पत्न्या म्हणाल्या हि पतीव्रता माता धन्य धन्य आहे पुण्याला अंत नाही इला नमस्कार असो एक आपले मातृकूल दुसरे पितृकूल व तीसरे भर्तृकूल पति चीने अग्निमर्पण के परमधामजन्माला नहीं परमेश्वराशी बुद्धि सर्व स्त्रीय पति ही स्त्रीय गति अर्वा मती हो सती पति जरी वाइट बुद्धि तरी अशी पतीव्रता त्याला घेऊन स्वर्गाला जाईल त्या दुर्दैवी स्त्रीचा धिक्कार असो की जी तिन्ही कुळांना अधोगतीला नेते तिला यम शिक्षा करतो सहगमन हे सर्व पापांची शांती करणारी आहे याचा याच्यासारखा दुसरा याग नाही असे म्हणून सर्वांनी त्यांना नमस्कार केला सर्व जय जयकार करत रेमुखेचे चिंतन करत निघून गेले नंतर श्री दत्तरामाला म्हणाले ही तुझी माता धन्य आहे त्यांनी असे म्हणताच मातेचे गुण आठवून राम देहधरणीवर टाकून रुदन करू लागला दत्त त्याला म्हणाले ती सदगतीला मिळाली असे असता व्यर्थ मोहग्रस्त होऊन तिचा शोक का करतोस श्री दत्तांचे वचन ऐकून विवेक व धैर्य यांनी मन आवरून राम शोक सोडून श्री दत्तांना म्हणाला आता क्रियाचरण करू इति श्रीमत्परमहस परिव्राजकाचार्यवर्य श्री मच्री श्री श्रीमत्सदुम श्रीवासुदेवानंद सरस्वती विरचि श्री त्रयो श्री गुरु श्री दत्तमत् दत्तात्रेयापणमस्तु हय दत्ता दिसुदेवाय सरस्वती सद्गुरु ना पाठ पा